अध्याय अठरावा वानप्रस्थ आणि संन्यासी यांचे धर्म श्रीकृष्ण म्हणतात ग्रहस्थाश्रमीकडे सोपवावे किंवा आपल्या बरोबर घेऊन जावे आणि आपल्या आयुष्याचा तिसरा भाग वनातच राहून शांत चित्ताने व्यतीत करावा वनातील पवित्र कंदमुळे आणि फळे खाऊनच त्याने उदरनिर्वाह करावा वस्त्रांऐवजी झाडांच्या साली झाडांची पाने मृग चर्म यांचा उपयोग करावा। केस, लव, नखे आणि दाढी मिशारूप शरीरावरील मळ काढू नये दात दंतमंजन इत्यादीने घासू नये पाण्यात शिरून दिवसातून तीन वेळेला स्नान करावे आणि जमिनीवरच झोपावे उन्हाळ्यात चार बाजूला अग्निकुंडे पेटवून त्यामध्ये राहून डोक्यावर ऊन घ्यावे हे पंचाग्नि साधन होय पावसाळ्यात अंगावर पावसाचा मारा सहन करावा थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत पाण्यात बुडून राहावे अशा रीतीने राहून तप करावे अग्नीत भाजलेले अन्न किंवा काळानुसार पिकलेली फळे खाऊन भूक भागवावी ते बारीक करण्याची आवश्यकता असेल तर उखळामध्ये घालून किंवा दगडाने ठेचून कुटावे किंवा दातांनी चावून खावे देश काळ आणि आपल्या शरीराची कुवत पाहून पोट भरण्यासाठी लागणारी सर्व सामग्री स्वतः जमवावी दुसऱ्यांनी दिलेल्या वस्तू वापरू नयेत वानप्रस्त आश्रम स्वीकारलेल्याने चरू पुरोडाश इत्यादी हविष्ण तयार करावे त्याचपासून त्या त्या इष्टी कराव्या वेदविहित पशुबलीने माझे यजन करू नये वानप्रस्थ आश्रमांसाठी वेदवेत्यांनी अग्निहोत्र दर्शपूर्ण मास तसेच चातुर्मास या इत्यादी ग्रहस्थाश्रमाप्रमाणेच करावे असे सांगितलेले आहे अशा प्रकारे तपाचे आचरण करीत कृष झालेल्या मुनी तपोमूर्ती स्वरूप माझे आराधना करून प्रथम ऋषी लोकात जातो आणि नंतर माझ्या लोकी येतो जो मनुष्य अतिशय कष्टाने केलेली आणि मोक्ष देणारी ही महान तपश्चर्या क्षुद्र फळांच्या प्राप्तीसाठी करतो त्याच्या इतका मूर्ख कोण असेल बरं जेव्हा मानप्रस्थाश्रमी आपल्या आश्रमाच्या नियमांचे पालन करण्यास अस असमर्थ होतो म्हातारपणामुळे त्याचे शरीर थरथर कापू लागते तेव्हा भावनेने अंतःकरणात यज्ञाच्या अग्नींची स्थापना करावी आणि आपले मन माझे ठिकाणी लावून अग्नीत प्रवेश करावा कर्मांचे फळ म्हणून जे लोक प्राप्त होतात ते नरकाप्रमाणे दुःखपूर्ण आहेत असे वाटून जर पूर्ण वैराग्य आले तर विधीपूर्वक अग्नींचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा ज्याला संन्यास घ्यावयाचा असेल त्याने शास्त्रानुसार मला उद्देशून यज्ञ करावा नंतर आपले सर्वस्व ऋथ्विजाला देऊन टाकावे यज्ञाचे अग्नी आपल्या प्राणात विलीन करावेत आणि नंतर कसलीही अपेक्षा न ठेवता संन्यास ग्रहण करावा जेव्हा ब्राह्मण संन्यास ग्रहण करू लागतो तेव्हा देव स्त्रीपुत्राधिकांच्या रूपाने त्याच्या संन्यास ग्रहणामध्ये विघ्न आणतात कारण ते असा विचार करतात की हा आमची अवहेलना करून परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी चालला आहे संन्यासाने वस्त्रधारण केलेच तर फक्त लंगोटी आणि त्यावर एक लहानशी छाटी असावी संकटपाण नसेल तर त्याने फक्त दंड आणि कमंडलू या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पूर्वी टाकलेली वस्तू बाळगू नये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 निंदीत आणि पतीत सोडून चारही स्वीकारावी भिक्षेमध्ये जे काही मिळेल त्यात संतुष्ट असावे अशा प्रकारे भिक्षा घेऊन गावाबाहेर जलाशयावर जावे तेथे हात पाय धुवून पाण्याने प्रोक्षण करून भिक्षा पवित्र करावी नंतर शास्त्रोक्त पद्धतीने भिक्षेचे भाग ज्यांना त्यांना देऊन जे शिल्लक राहील ते मौन धारण करून सर्व खावे संन्याशाने सगळीकडे एकट्याने फिरावे कोठेही आसक्ती ठेवू नये इंद्रिये ताब्यात ठेवावीत आत्म्याशीच खेळावे आत्मप्रेमातच तन्मय असावे प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने वागावे आणि परमात्म्याला सगळीकडे समदृष्टीने पाहत राहावे संन्यासाने निर्जन पण निर्भय अशा एकांतात एक राहावे माझ्यावरील प्रेमाने त्याचे हृदय विशुद्ध असावे स्वतःला माझ्यापासून अभिन्न समजावेष्ठेने चित्ताचे बंधन आणि मोक्ष या संबंधी विचार करावा आणि असा निश्चय करावा की विषयोपभोगासाठी इंद्रियांचे चंचल होणे हे बंधन आहे आणि त्यांना नियंत्रणाखाली ठेवणे हाच मोक्ष होय म्हणून संन्यासा मन आणि पाचही इंद्रिय जिंकावे असे समजून त्यांच्या बाबत विनमुख असावे आणि आत्म्यातच परमानंदाचा आनंदाचा अनुभव घ्यावा अशा प्रकारे माझ्याशी एकरूप होऊन राहावे पवित्र देश नद्या पर्वत वने आणि आश्रमाने परिपूर्ण अशा पृथ्वीवर फिरत राहावे फक्त भिक्षेसाठीच नगर गाव गवळवाडा किंवा यात्रेकरूंच्या समूहात जावे शक्यतो वानप्रस्तींच्या आश्रमातूनच भिक्षा मागून आणावी कारण शेतात पडलेल्या दाण्यांपासून त्या अन्न शिजवतात म्हणून ते पवित्र असते आणि ते खाल्ल्याने चित्त शुद्ध होऊन ताबडतोब मोह नष्ट होतो संन्यासाने दृश्य जगाला सत्य मानू नये कारण ते नाश पावते कोठेही आसक्ती नसावी इहलोकी किंवा परलोकी काहीही करण्याची इच्छा बाळगू नये संन्यासाने आत्म्यामध्ये दिसणारे आणि प्राण यांचा संघात असलेले हे जग म्हणजे माया आहे असा निश्चय करून त्याचा त्याग करावा आणि आत्मस्वरूपात स्थिर राहून त्याचे कधीही स्मरण करू नये ज्ञाननिष्ठ विरक्त अथवा कशाचीच अपेक्षा नसलेला माझा भक्त यांनी आश्रम किंवा त्यांची चिन्हे यांचा त्याग करावा आणि शास्त्राने सांगितलेल्या विधिनिषेधांचीही परवा न करता स्वच्छंदपणे वागावे बुद्धिमान असूनही त्यांनी बालकाप्रमाणे खेळावे हुशार असूनही मूर्खाप्रमाणे राहावे विद्वान असूनही वेड्यासारखे बडगडावे आणि वेदवेतता असूनही पशूंप्रमाणे वागावे त्याने वा त्रास वाटणार नाही आणि तोही कोणाला त्रास देणार नाही एखाद्याने त्याची निंदा केली तरी त्याने ती प्रसन्न मनाने सहन करावी कोणाचाही अपमान करू नये एखाद्या पशुप्रमाणे आपल्या शरीरासाठी कोणाशीही वय करू नये पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या पात्रांमध्ये एकच चंद्र जसा वेगवेगळा दिसतो त्याचप्रमाणे एकच परमात्मा सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही राहिलेला आहे सर्वांचा आत्मा एकच आहे आणि सर्व प्राण्यांची शरीरे सुद्धा एकाच समान तत्वानी बनलेली आहेत म्हणून त्यामध्ये मूल द्रव्य सुद्धा एकच आहे असा विचार करावा संन्यासाने एखादे दिवशी भोजन मिळाले नाही तरी दुःखी होऊ नये किंवा मिळाले तरी हर्ष मानू नये त्याने धैर्य धरून भोजन मिळणे अगर न मिळणे हे प्रारब्धाच्या अधीन आहे असे समजावे भिक्षेसाठी प्रयत्न करणे योग्यच आहे कारण त्यामुळेच प्राणांचे रक्षण होते प्राण वाचले तरच तत्वाचा विचार करता येईल आणि तत्व विचाराने प्रार्धानुसार पांघरुण सुद्धा जे मिळेल त्यावरच काम व्हाववावे ज्ञानी पुरुषाने पावित्र्य आचमन स्नान किंवा इतर नियमशास्त्रांची आज्ञा पाळू नये मी ईश्वर सर्व कर्मे जशी लिलया करतो तशी त्याने सहज जमल्यास करावी ज्ञानी पुरुष भगवंतांना सगळीकडे पाहतो म्हणून त्याची भेददृष्टी मावळलेली असते शरीर सुटण्यापूर्वी कदाचित अशी भेददृष्टी वाटली तरी सुद्धा मरणानंतर तो मलाच येऊन मिळतो जितेंद्र पुरुषाचा जेव्हा असा निश्चय होतो की विषयांच्या भोगाचे फळ दुःखच आहे तेव्हा त्याने विरक्त भावे आणि माझ्या प्राप्तीचे साधन त्याला माहीत नसेल तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना त्याने शरण जावे श्रद्धावान आणि गुरूंचे दोष न पाहणाऱ्या गुरुभक्त शिष्याने जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत मलाच गुरूंच्या रूपामध्ये पाहून त्यांची आदराने सेवा करावी परंतु ज्याने पाच इंद्रिये आणि मन या सहावर विजय मिळवला नाही ज्यादा इंद्रिय रूपी घोड़े बुद्धी रूपी सारथी हे ये बिघडलेले हैं तसे ज्यादा हृदयात ज्ञान वैराग्य नहीं तो त्रिदंडी संन्यासा वेश धारण करोट भरत संन्यास धर्मा का नाश करीत समझावे शिवाय तो देवान स्वतला अपने हृदयात मला फसव प्रयत्न करीतो वसना नष्ट न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 फक्त ऋतुकाळीच आपल्या स्त्रीशी सहवास करणाऱ्या ग्रहस्थाचे सुद्धा ब्रह्मचर्य तपश्चर्या पावित्र्य संतोष आणि सर्व प्राणांबद्दल धर्म होत माझी उपासना तर सर्वांनीच केली पाहिजे अशा प्रकारे जो अनन्य भावाने आपल्या वर्णाश्रम धर्माच्या द्वारा माझ्या सेवेत तत्पर असतो आणि सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझीच भावना करतो त्यांना माझी दृढ भक्ती प्राप्त होते तेव्हा उद्धवा सर्व लोकांचा स्वामी सर्वांची उत्पत्ती आणि प्रलयांचे परमकारण ब्रह्म अशा मला तो अखंड भक्तीच्या द्वारा प्राप्त करून घेतो अशा प्रकारे तो ग्रहस्थ आपल्या धर्माचे पालन करून आपले अंतःकरण चांगल्या तऱ्हेने शुद्ध करून माझे स्वरूप जाणतो आणि ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन लवकरच मला प्राप्त करून घेतो मी तुला हा वर्णाश्रमांचे पालन करणाऱ्यांचा आचार धर्म सांगितलेला आहे हे करताना जर तो माझ्या भक्तीने संपन्न असेल तर त्याला खात्रीने मोक्षाची प्राप्ती होते हे उद्धवा तू मला जो प्रश्न विचारला होतास त्याचे उत्तर मी दिलेले आहे आणि आपल्या धर्माचे पालन करणारा भक्त परब्रम्ह स्वरूप अशा मला कशा रीतीने प्राप्त होतो तेही सांगितले अध्याय अठरावा समाप्त